श्रीमद भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय सोळावा भुवनकोशाचे वर्णन परीक्षित म्हणाला जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत तारांगणांसह चंद्र दिसतो तेथपर्यंतच्या भूमंडळाचा विस्तार आपण सांगितला मुनिवर्य त्यातही आपण असेही सांगितले की महाराज प्रियव्रतांच्या रथाच्या चाकाच्या सात खड्ड्यापासून सात समुद्र तयार झाले होते ज्यांच्यामुळे सात द्वीपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले आता मी या सर्वाचे परिमाण आणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो कारण जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते तेच त्यांचा वासुदेव संज्ञा असलेला स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतत्व स्वरूपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे म्हणून गुरुवर्य याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी श्री शुकाचार्य म्हणाले महाराज भगवंतांच्या मायेच्या गुणांचा इतका विस्तार आहे की एखाद्या पुरुषाला देवतांच्या इतके आयुष्य मिळाले तरी तो मन किंवा वाणीने यांचा अंत लावू शकणार नाही म्हणून आम्ही नाम रूप परिमाण आणि लक्षणांच्या द्वारा मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच या भूमंडलाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करू भूमंडलूप कमलाच्या कोशाच्या ठिकाणी ही जी सात द्वीप आहेत त्यापैकी सगळ्यात आतील जो कोश तेच जम्बूद्वीप होय तेथेच आपण राहतो याचा विस्तार एक लक्ष योजने आहे आणि ते कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे यात 99,000 योजने विस्तार असणारी नऊ वर्षे आहेत आणि ती या सीमांचे विभाग करणाऱ्या आठ पर्वतांमध्ये वाटली गेली आहेत याच्या मधोमध इलावृत नावाचे दहावे वर्ष आहे ज्याच्या मध्यभागी कुलपर्वतांचा राजा मेरू पर्वत आहे भूमंडलरूप कमळाचा जो जणू मधला गड्डा आहे हा सर्व बाजूनी संपूर्ण सुवर्णमय आहे आणि याची उंची एक लक्ष योजने आहे शिखरावर याचा विस्तार 32,000 हजार आणि तळाला सोळा हजार योजने आहे तसेच हा 16,000 हजार योजनेच त्या भूमीत आत घुसला आहे इलावृत वर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील श्वेत आणि शृंगवान नावांचे तीन पर्वत आहेत जे रम्यक हिरणमय आणि कुरू नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवतात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्यापाड्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत यापैकी प्रत्येकाची रुंदी 2000 हजार योजने आहे तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलीकडचा या क्रमाने एक दशांशापेक्षा थोडा अधिक कमी आहे त्याचप्रमाणे इलावृताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषध हेमकूट आणि हिमालय नावाचे पर्वत आहेत नील इत्यादी पर्वतांप्रमाणे हे सुद्धा पूर्वपश्चिम पसरलेले आहेत आणि यांची उंची दहा दहा हजार योजने यानीच अनुक्रमे हरिवर्ष किमपुरुष आणि भारतवर्षाच्या सीमांचे विभाग केले आहेत इलाव्रताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे उत्तरेला नील पर्वत आणि दक्षिणेला निषद पर्वतापर्यंत पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे दोन पर्वत आहेत यांची रुंदी दोन दोन हजार आहे आणि हे भद्राश्व तसेच केतुमाल नावाच्या दोन वर्षांची सीमा निश्चित करतात यांच्या खेरीज मंदर मेरु मंदर, सुपार्श्व आणि कुमुद हे चार पर्वत दहा दहा हजार योजने उंची असलेले आणि तितकेच रुंद मेरू पर्वताच्या आधाराच्या खांबासारखे तयार झालेले आहेत या चार पर्वतांच्यावर त्यांच्यावरील निशाणाप्रमाणे अनुक्रमे जा आंबा जांभूळ कदंब आणि वड अशी चार झाडे आहेत त्यापैकी प्रत्येक अकराशी योजने उंच असून त्यांच्या शास्त्रांचा विस्तारही प्रत्येकी शंभर योजने आहे श्रेष्ठा या पर्वतावर अनुक्रमे दूध मध उसाचा रस गोड पाण्याने भरलेले चार डोह आहेत हे सेवन करणाऱ्या यक्षकिन्नरादी उपदेवांना स्वभावतात योगसिद्धी प्राप्त आहेत यांच्यावर अनुक्रमे नंदन चैत्रर्थ वैभ्राजक आणि सर्वतोभद्र नावाची चार दिव्य उपवने आहेत यामध्ये मुख्य मुख्य देवगण अनेक अप्सरांचे नायक बनून त्यांच्यासह विहार करतात यामध्ये गंधर्वादी उपदेवगण त्यांच्या महिम्याचे वर्णन करतात मंदराचलावर देवांचा जो अकराशे योजने उंचीचा आम्रवृक्ष आहे त्यापासून पर्वत शिखरांप्रमाणे मोठमोठी आणि अमृतांसारखी स्वादिष्ट फळे पडतात ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो ही नदी मंदराचला शिखरावरून उगम पाहून आपल्या पाण्याने इलावृत वर्षाचा पूर्वेकडील भाग भिजवते श्री पार्वतीचा दासी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू त्याच्या चारी बाजूंच्या दहा दहा योजना सर्व प्रदेश सुगंधी करतो याचप्रमाणे जांभोळ वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिनबय्यांची मोठमोठी फळे गळून पडतात खूपच उंचावरून पडल्यामुळे ती फुटून जातात त्याच्या रसापासून जम्बू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरुंदार पर्वताच्या दहा हजार योजने उंच शिखरावरून खाली येऊन इलावृताच्या दक्षिण भूभाग भिजवते त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील माती त्या रसाने भेजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जाते तेव्हा तिचेच देवलोकाला विभूषित करणारे जांबूनद नावाचे सोरे बनते देव गंधर्व इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट कंकण करदोटा इत्यादी दागिन्यांच्या रूपाने हे धारण करतात सुपार्श्व पर्वतावर जो विशाल कदंब वृक्ष आहे त्याच्या पाच ढोलीमधून मधाच्या पाच धारा वाहतात त्यांची रुंदी पाच वाचांच वावान एवढी आहे त्या या सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासित करतात जे लोक हे मधुपान करतात त्यांच्या मुखातून निघालेला वायू आपल्या चारी दिशांना शंभर शंभर योजनांपर्यंत याचा सुगंध पसरतो तसेच कुमुद पर्वतावर तो शतवंश नावाचा वटवृक्ष आहे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 येथील प्रजेच्या त्वचेला सुरकुत्या पडणे केस पिकणे थकवा येणे शरीरातून घाम येणे तसेच दुर्गंध येणे वृद्धापकार रोग मृत्यू सर्दी उष्णतेचा त्रास शरीर कांतिहीन होणे अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते कमलपुष्पाच्या चा, गड्ड्याच्या चारी बाजूला जसे केसर असतात त्याचप्रमाणे मेरूच्या मुळाशी त्याच्या चारी बाजूना कुरंग कुरर कुसुंभ वैकंक, त्रिकूट, शिशिर पतंग रुचक निषद शिनिवास कपिल शंख वैदूर्य, जारुधी हंस ऋषभ नाग कालंजर नारद इत्यादी 20 पर्वत आहेत याशिवाय मेरू पर्वताच्या या पर्वता पूर्वेकडे जठर आणि देवकुट नावाचे दोन पर्वत आहेत जे अठरा अठरा हजार योजने लांब आहेत आणि दोन दोन हजार योजने रुंद आहेत आणि उंच आहेत याचप्रमाणे पश्चिमेकडे पवन आणि परियात्र दक्षिणेकडे असलेले कैलास आणि करवीर पूर्वेकडे आहेत तसे उत्तरेकडे त्रिशृंग आणि मकर नावाचे पर्वत आहेत या आठ पर्वतांनी चारी बाजूनी वेढलेला सुवर्णगिरी मेरू अग्निप्रमाणे जगमगत असतो असे सांगतात की मेरू पर्वताचा मधोमध मद, चौरस आकाराची आणखी एक कोटी योजने विस्तार असलेली भगवान ब्रह्मदेवाची सुवर्णमय नगरी आहे तिच्या खालच्या बाजूला पूर्वाधी आठ दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आठ नगरी आहेत ते आपापल्या स्वामींप्रमाणे त्या त्या दिशांना आहेत तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीच्या एक चतुर्थांश आहेत श्रीमद्भागवते महापुराणे पारमहिया संहितायां पंचमस्कंदे भुवनकोशवर्णन नाम षोडशोध्याय श्रीकृष्णारपणमस्तु हरे नम